विशेष पदार्थ विशेष होणार नाही आणि विशेष त्यागबद्धी पण निर्माण होणार आणि त्या बाज पदार्थामध्ये अंतर ठेवून हा एक प्रयत्न करायचा एका पदार्थावरून आपली वृत्ती पूर्व विषयाचा परित्याग करून एका विषयाचा परित्याग करून ती वृत्ती निघाली आणि अन्यत्र अन्य विषयाच्या ठिकाणी अजून ती वृत्ती स्थिर झाली नाही अशा दोन पदार्थांच्या पाहण्याच्या बदली जी स्थिती आहे ती जशी बहिरंग आहे तशी आपल्या वृत्तीमध्ये आहे असं ध्यानात हे तुम्हाला समजण्याकरता मी उदाहरण सांगतोय तेच उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी इथे दिले की पूर्व विषयाचा परित्याग करून आपली दृष्टी अजून अन्य विषयावर जाऊन पोहोचली नाही तिथे स्थिर झाली नाही असल्या सदा सावच एवढ्या काळामध्ये जी निर्विकार स्वयमेव अवशिष्ट राहणारी दृंगमात्र स्थिती ती दृंग्र स्थिती म्हणजेच योग ही जर तुम्हाला बाहेरच्या बाबतीत गोष्ट कळत असेल तर ही अंतरामध्ये आपल्या वृत्तीच्या बाबतीत असा विचार करायला की आपली पहिली दृष्टी निर्माण झाली पहिली वृत्ती निर्माण झाली आणि ती पहिली वृत्ती निर्माण झालेली नाहीची झाली आता अजून वृत्ती निर्माण व्हायची आहे अशा दोन वृत्तीच्या मधला जो संधी काल आहे तो संधी काल म्हणजेच आणि मध्य संधी काल आहे हा मध्यसंधी काल विभागणं त्या मध्य संधी कालामध्ये आपण स्थिर होणं म्हणजे आपली वृत्ती स्थिर करणं तिथे वृत्ती स्थिर केली की वृत्तीनिवृत्त होते त्यासाठी तिथे वृत्तीचं स्थिर करणं म्हणजे वृत्ती निवृत्त होणं अशी निर्वृत्ती दशा प्राप्त होणं हे त्या योग भूमिकेचं महत्त्व असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पहिल्या वस्तूवरून दृष्टी निघाली ती निघालेली उठलेली वस्तू ती अजून वृत्ती त्या वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर अजून गेली नाही अशा कालामध्ये मधल्या संधीतल्या कालामध्ये अशा संधीच्या कालात असलेली जी दृष्टी त्या दृष्टीने जो पाहिल त्याला कळेल त्याला योग भूमिका ही कळणार हे कळणार ही संधी अतिसूक्ष्म संधी हा मध्य संधीचा काल अतिसूक्ष्म आहे अतिसूक्ष्म असल्यामुळे दृश्य ते स्वग्रया सूक्ष्मया सूक्ष्म दर्शिधी अशा या संधी कालाचं दर्शन होण्यासाठी बुद्धी सुद्धा त्या मानाची पवित्र शुद्ध तर लागते पण माना त्या मानाची ती सूक्ष्म असावी लागते या संधीला ग्रहण करण्याची योग्यता असावी लागते अशा मध्य संधी ज्याची बुद्धीवृत्ती पाहते त्या संधीतल्या दृष्टीने जो मनुष्य पाहू पाहू शकतो त्या पाहणाऱ्याला हा संकेत मी सांगतो या संकेतवरून त्या सांकेतिक दृष्टीने जर मनुष्य त्या अवस्थेला पाहिजे तर पाहणाऱ्याची ती दृष्टी त्यावेळी सद्रुपतेला प्राप्त होईल आणि केवळ दृंग मात्र केवळ परमात्मा अशेश विशेष रहित असा शिल्लक राहील असा या सांगण्यातला विशेष आहे या म्हणण्याचा अर्थ असा आहे की द्र द्रष्टा आणि दृश्य या भावात दर्शनाला नांदायची शिक्षा सवय अनंत जन्माची आपल्याला संगती याहून विवर्जित काही असू शकतं याची आपल्याला कल्पनाही नाही याच्याहून विवर्जित आम्ही काही सांगायला लागलो की तुम्हाला त्याची चा आठवण होते पहिलेची काय हे तसं नाही हे तसं नाही तसं म्हणजे कस ज्या जास्तीत त्रिपुटी आहे तस ज्याला नांदायची सवय लागले त्याला ती एकांताची स्थिती आवडत नाही आम्हाला लोक विचारतो तुम्हाला इथे करता गाव म्हणून आम्ही विचारतो वेळ पुरत नाही वेळ कसा जातो म्हणून विचारतो तुम्हाला इथे झाड झुडप याच्या दुसरं काही नाही तर तुमचा वेळ जातो कसा आम्ही त्याला सांगतो आम्हाला तुकाराना महाराजांनी अभंग लिहून ठेवलाय तसा जातो अभंग <laughs> लिहून ठेवलाय त्याचा वेळ जातो वृक्ष रे रे इच्छा असा नसो तिथे गुरुंनी ठेवल्या तर ते त्याला इलाज नाही तिथे राहिलं पाहिजे नाग दाबून करून पण राहिलं पाहिजे खरोखर त्या अवस्थेप्रमाणे जर राहिला तर त्याचा सारखा भाग्यवान सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की आपल्याला सवय आहे त्रिपुटीत लांदायचं त्रिकुटी येऊन विवर्जित एक अवस्था आहे आणि शिद्रूप आहे ही गोष्ट आपल्याला कल्पनाही कळत नाही पटत नाही अनंतवार श्रवण करावं तेव्हा कुठे अशी एक अवस्था आहे याची कल्पना येते त्यांना ठेवा अवस्था पण कल्पनाही अनंतवार जेव्हा तुम्ही श्रवण कराल त्यावेळी ती कल्पनाही माणसाना नाही जगामध्ये म्हणून <coughs> आपल्याला सवय येते ज्ञानेश्वर महाराज सांगतात द्रष्टा आणि दृष्टी या भावांचा त्याग केल्यानंतर पुन्हा तो भाव धारण करायचा नाही दृश्य भाव टाकला वृत्ती भाव टाकला दृष्टुत्व टाकलं आता टाकलंय ना आता पुन्हा धरायच नाही त्यानंतर दुसरं धारण करायचं नाही मागे पडतायचं नाही तस दुसरं धारण करे पहिला द्रष्टा भावाचा परित्याग करायचा पुन्हा त्याला धरायच नाही मागे वळायचं नाही आता मागे वळणे नाही पुढे पण जायचं नाही पुढची सुद्धा वृत्ती म्हणजे पुढचा सुद्धा द्रष्टा दृश्य दर्शन भाव धारण करायचा नाही अशी जी मधली वेळ आहे त्या मधल्या वेळेमध्ये शुद्ध चैतन्य अवशिष्ट राहत असत असा या म्हणण्याचा अर्थ आहे पूर्ववृत्तीचा विलय वृत्ती लीन भावी, द्वितीय वृत्ती अजून उत्पन्न झाली नाही अशा प्रकारची वृत्तीद्वयामधली जी स्थिती ती मध्यरूपाने जी राहत असते तीच सर्व सुख स्वरूप आहे ती स्थितीच सर्व सुख निधान स्वरूप आहे आत्मा, योग भूमिका त्याच स्थितीचं स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे त्याच स्थितीच कुठे लक्षण प्रतिपादन केलंय स्वरूप लक्षण प्रतिपादन केले त्यावेळी त्या स्थितीला त्या योग भूमिकेला त्या चैतन्याच्या ज्या त्या अवस्थेलायन सांगते इमानी भूतानी जायंती समष्टी रूपाने कधी वर्णन करते कधी व्यक्ती रूपाने त्याचं वर्णन करते कधी त्याचं स्वरूप लक्षण सांगते कधी त्याचं ती तटस्थ लक्षण सांगते एन केन प्रकारे तुम्हाला त्या देवाचा परिचय व्हावा हा त्या श्रुतीच्या मनात असलेला उद्देश आहे अडी तापासून काढी ती हित देवनी वाढवित नाही श्रुती फरवती माहुली जगा श्रुतीचं वैभव हे आहे ही श्रुतीने तुम्हाला या चैतन्याचं कधी सटस्थ लक्षण तर स्वरूप लक्षण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 हा त्या श्रुतीच्या मनात असलेला उद्देश आहे अितापासून काढी ती हितदेवनी वाढवित नाही वैभव हे आहे की त्या श्रुतीने तुम्हाला या चैतन्याचं कधी सटस्थ लक्षण तर कधी स्वरूप लक्षण कधी व्यष्ठि दृष्टीने वर्णन तर कधी समष्टी दृष्टीने वर्णन व्यष्ठि दृष्टीने वर्णन करताना कधी आत्मा कधी कुटस्थ कधी आणखी निर्विकार चैतन्य प्रत्यक्ष अशा रूपाने त्याचं वर्णन केलं समष्टी रूपाने वर्णन करताना त्याच नाव हरी त्याचं असं म्हणून आणि ब्रह्म चैतन्य आहे ते ब्रह्म चैतन्यात शाब्दिक शब्द निष्णात शब्दाने त्याच वर्णन करत जे तार्किक आहेत ते त्या चैतन्याविषयी तर्क लढवतात जे मीमांसक आहेत मीमा त्याचा विचार करतायत जे योग्य आहेत ते त्याचा करता प्रयत्न करतायत याच अवस्थेचा प्रयत्न करताय प्रत्येक जण याच्या अवस्थेमध्ये यामागे लागलेला आहे प्रत्येक जण प्रत्येकाचा अंतिम साध्य हे आहे शाब्दिकाला असं वाटतंय की मी या शब्द बलावर माझ्या या पांडित्याच्या बलावर मी स्थिती प्राप्त करून घ्यावी त्याच स्थितीचं तो, तो वर्णन करतोय जो मीमांसक आहे तो त्याची मीमांसा करतोय तुमच्या आमच्या सारख्यांची गोष्ट तर सोडूनच द्या आपण मांसमीमांसा करणारे लोक अशा माणसाला ही गोष्ट कानावर येऊन नाही लाख वेळा सांगून सुद्धा त्याला उपयोग मीमांसा यावस्थेची मीमांसा करण्यामध्ये जी प्रवृत्त आहेत विचारपरायण म्हणून ज्याला म्हणतात ते विचार परायण असलेले विवेकी लोक याचा विचार, लो विचार करतायत योगी लोक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आणि मराठी बोलायचं म्हणजे काय थे डोळ्यात तेल घालून ह्या योगी योज्य प्रयत्न करतायत रात्रंदिवस त्याचा प्रयत्न करतायत कि ही स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून इतकंच नव्हे सर्व वेदा यात पदम आमनते वेदेश सर्व ही अहमेव वेद्या सर्व वेद सर्व उपनिषद ज्याचं वर्णन करतात अद्वैत शास्त्रांच्या द्वारे अद्वैत शास्त्रकारांनी एकानेक शास्त्रकारांनी हीच गोष्ट प्रतिपादन केले कि म्हणा याच गोष्टीला त्या सर्व लोकांनी कुणी ब्रह्म म्हटले कुणी नारायण म्हटले कुणी आदि म्हटले कुणी याला मोक्ष म्हटलेला आहे वेद नारायण योगी ब्रह्म शून्य मुक्त परिपूर्ण तुका म्हणे सगुण भोळ्या म्हा म्हणे सगुण भोळ्या आमच्यासाठी ते सगुण आहे हे ज्या चैतन्याचं वर्णन केलं जातं ते चैतन्य म्हणजे या संधी काळात असणार हे चैतन्य आहे मला सांगतात हे त्याचं वास्तव स्वरूप आहे या वास्तव स्वरूपाचा मनुष्याने निश्चय केला पाहिजे त्या वास्तव स्वरूपाचा निश्चय करणारा माणूस वृत्तीचा त्या ठिकाणी उदय झाला कि त्या एक वृत्ती निर्माण त्या वृत्तीचा आस्थ झाला आता अजून दुसरी वृत्ती निर्माण झाली नाही पहिली वृत्ती उदयाला आली राहिली तिथं आस्थ झाला अजून दुसरी वृत्ती निर्माण झाली नाही अशा मधल्या काळातली जी स्थिती आहे ती ही स्थिती असल्या कारणाने महाराज म्हणतात ही स्थिती मनुष्याला या देहात प्राप्त करून घेता येईल ही स्थिती ज्या मनुष्याला प्राप्त होते त्याला जीवनमुक्त म्हणतात ही या स्थितीमध्ये जो सदैव राहतो संधीकालामध्ये ज्याची वृत्ती सदा राहते बाधितानुवृत्ती कारण वृत्ती एकदा त्या संधी कालामध्ये गेली आणि तद्रुपतेला पावली वा प्रारिघाड होत नाही जर तो व्यस्थान अवस्थेमध्ये आला तर तो, तो जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखामध्ये नांदत असतो त्याला जीवनमुक्त म्हणतात तो देह असतो पर्यंत दशे आणि देहावसो त्यावेळी त्याच्यानंतर ब्रह्मात्मा नाताम तो ब्रम्ह रूपतेने स्थिर होतो नाम विदेह कैवल्याला प्राप्त होतो म्हणूनच तीच अवस्था संपादनीय आहे तीच अवस्था मनुष्याला आदरणीय आहे तद व्यतिरिक्त असलेल्या सर्वच्या सर्व अवस्था हे जे आहेत त्यात ज्या आहेत दुसऱ्या अवस्थांचा प्रयत्न करण्याचं काहीही कारण नाही हीच अवस्था श्रुतीने आपल्याला श्राव्य म्हणून प्रतिपादन केली हीच अवस्था आपल्याला त्या श्रुतीने मंतव्य म्हणून प्रतिपादन केली हीच अवस्था आपल्याला त्या श्रुतीने निजी निध्यासितव्य म्हणून प्रतिपादन केली हीच अवस्था आपल्याला आदेश म्हणून तिने सांगितले हाच श्रुतीचा उपदेश आहे तत्व या महावाक्याने आत्मावारी द्रष्टव्या श्रोतव्या हा मंतव्य हा निर्ध्याव्या हा म्हणून ज्याचा उपदेश केला आदेश केला ती ही अवस्था आहे हीच ती कृतीच्या मनोगतातली अवस्था आहे ही अवस्था <coughs> पूर्वोक्त सांगितलेल्या आत्तापर्यंत माहीत असलेल्या सर्व अवस्थाहून विवर्जित असलेल्या असल्यामुळे सर्व अवस्थांच्या विशेषांचा या अवस्थेमध्ये सर्वतोपरी अभाव आहे अवस्था तीच अशी अवस्था आहे ना इलाजा अवस्था म्हणायची त्या अवस्था नाहीत अवस्थाचीच अशी दृमात्र स्थिती आहे ही दृमात्र स्थि आपण संपादन करावी ही या संधीच्या अभ्यासाने आपण संपादन करावी आणि हा संधीचा अभ्यास एका पदार्थावरून वृत्ती निर्माण झाली ती नाहीशी झाली दुसऱ्या पदार्थावर अजून ती गेली नाही असल्या दरम्यानच्या का काळात असलेली जी स्थिती ती त्या चैतन्याची स्थिती आहे असं ज्ञानेश्वर मला सांगतात हीच अमनस्क दशा हीच उन्मनी दशा हीच तुरी अवस्था हीच चौथी तो अवस्था हेच खरी समाधी hmm. एका बाटलेली दृष्टी चालत नाही बाटक्या दृष्टीचं हे काम नाही हा पवित्र शुद्ध दृष्टीचं का, काम आहे समजा चुकून एखाद्याची बाटलेली असली तर त्याने अनुतात तीर्थात नाहून निघून ती पवित्र झालेली पाहिजे पाहिजे पवित्र भूमिका ते म्हणजे आणखीन तुम्हाला या भावाच या स्थितीचं वर्णन करायचं ठरलं तर कसं वर्णन करता येईल त्याच्याकरता आणखीन एक दृष्टांत देतात ज्ञानेश्वर दिवसाचा अंत दिवस असताला गेला दिवस संपला आणि दिवस संपल्यानंतर अजून रात्री अजून आली नाही तिचं आगमन घडलं नाही म्हणजे दिवसपती आत्तास गेल्यामुळे दिवस संपलेला आहे आणि अजून रजनीच आगमन घडलं नाही रजनी ये येण्यापूर्वीची आणि दिवस संपल्यानंतरची मधली जी स्थिती आहे त्या मधल्या संधी ज्याप्रमाणे आकाश आहे आकाश आहे पण दिवसाने संपन्न काय रात्री आकाश आहे पण रात्रीने युक्त आकाश रात्रीने अजून ते युक्त झालं नाही दिवसाने युक्त होतो दिवस संपलेला म्हणजे दिवस संपल्यानंतर रजनीच आगमन होण्यापूर्वीची जी आकाशा त्या आकाशाची स्वयमेव स्थिती असते त्या दोन्हीहून विवर्जित जसं आकाश शिल्लक असत त्यावेळी आकाश जसं स्वयमेव विराज स्वयमेव रूपाने ते शोभत असत अगदी मराठीत बोलायचं ना उजेड ना अंधार ना उजेड ना अंधार अशी जी स्थिती आहे अशी तिन्ही सांजाची जी स्थिती ज्याला सांजवेळ असं म्हणतात सांजवेळी शब्दाचा अर्थ असा आहे संध्याकाळ त्या सांजवेळी आकाशात म्हणजे दिवस मावळलेला आहे रात्रीचा अजून आरंभ झाला नाही तिचा आगमन झालं नाही तिचे दूध सुद्धा अजून आले नाही रात्रीचे दूत सुद्धा ती येत आहे म्हणून तिची वर्दी देण्याकरता अजून पुढे आलेली नाही रात्रीची वर्दी अजून मिळाली नाही दिवसाचा आयुष्य काल पूर्ण संपलेला आहे काही ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही हा भाव नाम आम्ही ही योग भूमिका आम्ही हा योग भूमिकेचा भाव वर्णीला तुम्हाला सांगितला त्यावेळी हे जस आकाशाच दोन रात्र आणि दिवसाच्या मध्य संधी कालामध्ये त्याप्रमाणे दोन वृत्तींच्या संधी काला गगना। या गगनाची आणि चिद्ध गगनाची उपमा देऊन तुलना करून आम्ही तुम्हाला हा योग भूमिकेचा भाव वर्णिला प्रतिपादिला सांगितला वास्तविक आम्हाला आता दुसऱ्या रूपाने कोणत्या सांगता येणे शक्य नाही ज्या ज्या काही रूपाने दृष्टांताने तुम्हाला सांगता येणे शक्य आहे त्यातला हा एक दृष्टांत कि दिवस संपलेला दिवसाचा अंत झाला आणि रात्रीच अजून आगमन घडलं नाही आगमनाचा अजून सुगावाही लागला नाही अशा काळात जसं हे लौकिक आकाश असतं त्याप्रमाणे पहिली वृत्ती संपली अजून दुसरी वृत्ती आली नाही अशा दरम्यानच्या काळामध्ये जी स्थिती असते चितगनाची ते चितगगन म्हणजेच योग भूमिका होय अशा या योग भूमिकेचा भाव या दृष्टांताने आम्ही आपल्या पुढे आहे सांगितलेला आहे आम्ही म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी दिवस मावळला रात्रीचा आरंभ झाला नाही त्या संधीत गगनाची जी स्थिती असते म्हणजे आरंभ झाला नाही म्हणजे ती रजनी येण्यापूर्वीची कोणतीही चिन्ह उमटलेली नाही तिथे सनै सुद्धा अजून वाजली नाही तिचा लागला नाही गगनाची जी स्थिती असते ना त्या स्थितीने आम्ही हा, हा परमात्मा भाव वर्णन केला त्या स्थितीने हा परमात्मा भाव तुमच्या पुढे आम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णिलेला आहे आता कोणत्या रूपाने तुम्हाला सांगावं सांगण्याच्या ज्या काही दृष्टांताच्या पर्याय त्यापैकी एक परी हा एक प्रकार आम्ही अंगीकारलेला आहे या परीने या स्थितीने आम्ही तो भाव तुमच्या पुढे मांडलेला आहे जर आपल्या लक्षी आला तर चांगली गोष्ट असा त्या म्हणण्याचा अर्थ आहे आम्ही आपल्यापुढे अनेक परीने ज्या ज्या परीने मांडता येईल त्या त्या परीने आम्ही हा भाव तुमच्या पुढे मांडलेला आहे आपण हा भाव समजून घ्यावा असा ज्ञानेश्वर महाराजांचा भाव आहे आशय आदेश ज्ञानेश्वर महाराज किती उत्कृष्ट लिहतात बघा अरे ज्ञानेश्वर महाराजांचं लिहिणं हे अतिशय बारकाव्याचं असतं इथे तर महाराजांनी लिहिलेले शिवतला नाही अस्पर्शित किती बारकावाय तो बघा म्हणजे कडे आणि कोणाचा अस्पर्शित भाव हा योग भूमिका म्हणजे सर्व उपाधीने अस्पर्शित असते हा त्यातला मुख्य भाग आहे एवढ्या त्रिपुटीचा उदय एवढ्या त्रिपुटीचा व्यवहार व एवढ्या त्रिपुटीचा विलय होऊनही अधिष्ठान जी स्थिती आहे योग भूमिका आहे ती अस्पर्शित राहिली पाहिजे हा यातला मुख्य भाग आहे किंवा अस्पर्शित असते तीच योग भूमिका कसा तो भाग आहे तो बघा असंघ किती असंघ आपण काय म्हणतो तो मला माझ्या पधराला लागलाय <laughs> तो काय माझ्या पदराला लागला लागलाय काय झाले एका बाईचा पदर लागला ते आम्ही आंघोळ करायला निघालो आम्हाला एक जण भेटला तर म्हणत होता का पदर लागलाय ना म्हणून मग पदर पदराला लागलाय पदर म्हणला बुडवायचा शेंडी सकट पडायचं काय कारण आहे ना का पदर लागला तेवढा ला बुडवला संपलं बावळ्या पदर लागला पण आंघोळ शेंडी सकट केली पाहिजे लक्षात ठेवायचं कारण पदर लागणं हा हेतू संयोग आहे आणि आंघोळ करणं हा फलसंयोग आहे त्याचा काय हे संयोग आणि हा फलसंयोग असल्या कारणाने त्याला दुसरा काय उपाय नाही पदर लागणं हा सुद्धा विटाळा हा सुद्धा स्पर्श आहे कित्येक लोकांचा स्पर्श चालत नाही सावलीचा स्पर्श काय करतो माणसाच्या स्पर्शाला काही अर्थ आहे सावलीच्या स्पर्शाला काही अर्थ आहे का पण हो सावलीचाही स्पर्श चालला त्याचं ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं था महाराज म्हणलो ज्ञानेश्वर महाराज फारच सोहळं सांगतात ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा सोहळा अजून जन्माला यायचा आहे उपाधी वेगळी जाणीवेच्या नाही त्या विचा अखंड सोहळी अखंड सोहळी पण आहे त्यांच्या त्यांच्या वास वारा लागला नाही ध्यानं ठेव इसकती जोळा अस्पर्शित रूप महाराजांना सांगायचं ते मला आपल्याला सांगायचं असल्यामुळं स्पर्श आणि ते मी तुम्हाला सांगितलं स्पर्श म्हणजे शिवणे शिवण सुद्धा त्याला घडलं नाही स्पर्शित योग भूमिका अंतक्ष अशा स्वरूपाचे अचुंबित स्वरूपाचे ओ एखाद्या पदार्थाचा वास घेणं चुंबन घेणं हे त्याच बाटकेपण आहे चुंबित वस्तू पुन्हा सेवन करायची शाण्या म्हणसाला चालत नाही आम्हाला लोक म्हणतात आमचे ते शीत पडायला खाता काढून बावळ्याला कळत नाही मी सीताफळाच्या बागेत राहतो बरं का आणि झाडावर पिकलेली सीताफळ खातो ती याच्या घरात आणून ठेवलेली ती दाबून दडपून पिकवलेली आणि पुन्हा अगदी गिळगिरी झालेली उताराला पावलेली अशी कोण खातो हो ते त्याला सांगून उपयोगात त्यांना सांगितलं मला चालत नाही <laughs> मला जरा खोड आहे मला चालत नाही मी माझ्या माईला अगदी मराठीत सांगायचं म्हणजे मी माझ्या माईला मी माझ्या आईला एकुलता एक असल्या कारणाने त्याचे लाड पुरवले असल्याकारणाने पुरवलेला वेढा असल्या कारणाने मला हे चालत नाही त्याला दुसरं काही उत्तर नाही काय सांगायचं महामूर्खाला आम्हाला दूध आणून देतात लोक दारोच नूध पिणाऱ्या माणसाला हे पाणी घातले दूध कसं चालणार होते तसं म्हणायचं ना तिथे ते असा काय प्रपंचा भाग आहे आपल्याला त्यातनं एवढं सांगायचंयपर्श शिवलेलं सुद्धा चालत संग आहे ज्ञानेश्वर प्राणायाम आपल्याला शिकवत आहे ज्ञानेश्वर महाराज असा प्राणायाम शिकवत आहे प्राणायाम करणाऱ्याला जो करीत नाही त्याचा रोज चालला प्राणायाम <laughs> <laughs> एकवीस हजार सहाशे वेळा या प्राणाच गमना घडत गमन असत सहाशे वेळा आता डॉक्टर आपल्यापर्यंत किती वेळ असतो ते आपण मोजमाप करा वा, पूर्वीच्या लोकांनी हा मोजमाप करून ठेवलेला आहे तुम्ही आपल्या पुढे मांडलेला आहे तेव्हा या वायूच्या गणनेवर आपलं आयुष्य अवलंबून आहे आपल्या आयुष्याची मोजमाप या प्राणावर अवलंबून आहे प्राण ही अत्यंत महत्वाची शक्ती आहे प्राण मनुष्याच्या शरीरामधला ज्यावेळी कमी होतो त्यावेळी माणूस निस्त्राण होतो बरं का त्यावेळी निसराण होतो प्राणशक्ती ज्याची जबरदस्त त्याची सर्व शक्ती जबरदस्त आपली दृष्टी क्षितिजापर्यंत जाऊ शकते त्याचं कारण काय प्राणशक्ती जागृत आहे म्हणून प्राणशक्ती असेल तर माणूस रोज उचलू शकतो कुंभ केला म्हणजे प्राण कुंभ करून मनुष्य रोज उचलू शकतो त्या कुंभकामध्ये अतिशय मोठे शक्ती आहे लोक तर छातीवर असे मोठे मोठे दगड ठेवून त्याच्यावर म्हणतात दगड चाललंय त्याला ताब्यात घेणं जिंकणं प्राणायाम करणं म्हणजे नुसतं नाग धरणं नव्हे नाग धरणारे लोक पुष्कळे बरं का पण प्राणायाम ही गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराजांनी याबाबत आपल्याला आजपाजप म्हणून शिकवलेला तो या प्राणावर अवलंबून आहे अजपा जपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार आहेत एक गोष्ट अशी आहे की मनुष्य एकदा श्वास आत घेत आणि एकदा बाहेर का तेव्हा एकदा रेचक झाला रेचक म्हणजे आपल्या आत असलेला वायू आपण बाहेर काढ रेचक रूप प्राणायाम केल्यानंतर किंवा एक भाग त्यातला केल्यानंतर अजून पूरक म्हणजे दुसरा श्वास घ्यायचा आहे पहिल्या श्वासाला घेऊन आपण सोडल्यानंतर दुसरा श्वास आपण घेतला नाही म्हणजे पहिल्या श्वासाच्या टाकण्याच्या चा म्हणजे रेचका नंतरची व पूरकाच्या पूर्वीची रेचकाच्या नंतरची व पूरकाच्या पूर्वीची म्हणजे श्वास बाहेर सोडल्यानंतर व बाहेरचा घेण्यापूर्वी अशा दरम्यानच्या कालामध्ये जो संधिकाल असतो तो संधिकाल म्हणजेच स्वतः खास स्वारी कुंभक म्हणून राम कृष्ण हरी राम हा एक पूरक कृष्ण हा कुंभक आहे हरी हा प्रेरेचक तीन नाव ही एकेका याची सूचक आहे विचार स्वयं कुंभक, या कुंभक, कुंभक हे आपल्या आता त्यावेळी अंगाणा शोभत असत या कुंभकाला आता शोभामान करण्यासाठी दुसऱ्याची कोणाचीही आवश्यकता लागत नाही तो कुंभक ज्याप्रमाणे कोणाच्याही स्पर्शा वाचून राहतो आता कोणाचा स्पर्श चाललाय ते वायूचा स्पर्श चाललाय ना ठेवा म्हणून मी पूर्वी तुम्हाला स्पर्शास्पर्शाविषयीचं किंवा स्पर्शास्पर्श वर्णन केलं किती अस्पर्शित भाग आहे तो लक्षात ठेवा पदराला पदर लागण हाताला हात लागणं गळ्याला अंगाला अंग लागणं हे रेचक झाल्यानंतर पूरक होण्यापूर्वी दरम्यानच्या काळात सहज स्थितीने स्वयंव असणारा जो कुंभ या उभयांच्या स्पर्शा वाचून जसा राहतो तो भाव जसा लक्षात घ्यावा म्हणजे घेतलेला श्वास बुडाला दुसरा श्वास अजून घ्यावयाचा आहे स्पर्श न करता, या दोन करता। जो कुंभक आहे मधली जी कुंभकाची स्थिती आहे ती या उभयाहून अस्पर्शित असलेली अचुंबित असलेली जी संधी कालाची स्थिती ती संधी कालाची स्थिती जशी असते त्यावेळी जशी प्राणाची स्थिती असते कुंभकाच्या वेळी असलेला प्राण जसा रेचक आणि पूरक या उभयापासून अस्पर्शित स्वरूपाने अचुंबित स्वरूपाने असावा ती प्राणस्थिती जशी त्या प्राणस्थितीने या दृंग्र स्थितीचा भाव आम्ही आपल्याला व्यक्त करीत आहोत तशी ही दृंगमात्र स्थिती आहे म्हणजे प्राणाचा प्राण अस्पर्शित आहे प्राणालाही प्राणप्रद स्वरूपाचा असलेला चैतन्य भाग की जो या प्राणाचा प्राण आहे त्या प्राणाच्या प्राणाची अस्पर्शित स्थिती अचुंबित स्थिती किती सोहळी असेल याचा विचार करा आपण कि जसे द्रष्टा दृश्य आणि दर्शन या भावाचा स्पर्श नाही या भावाहून पण या भावाला ते भावा एक स्वजा... स्वगत सजाती विजाती भेद रहित कोणाच्या असण्या वाचून असणारी व कोणाच्या प्रकाशा वाचून स्वयमेव प्रकाशित असणारी प्रकाशरूप असणारी ही स्थिती आहे ही स्थिती म्हणजेच योग भूमिका होय ती आपण या वृत्तीच्या अभ्यासाने समजून घ्यावी किंवा संधी कालातल्या दृष्टीने जो पाहिजे त्याला हे कळेल आणि त्याला कळेल चाची दृष्टी दृष्टीने राहता दृंगीलाही प्राप्त होईल म्हणजे heavy... द्रष्टा राहणार नाही दृश्य राहणार नाही दर्शन राहणार नाही नवे नवे संधी दृष्टीने ज्यावेळी हा पाहायला गेला होता त्या संधी दृष्टी ती पण राहणार या संधी कालातल्या दृष्टीने पाहणारा ते कळेल म्हणजे त्या पाहणाराची दृष्टी दृघ्रूप हे हे हे आता मात्र समर्पण करायला हा वेगळा शिल्लक राहिला नाही वृत्तीने शिल्लक राहिल्याने आता काय सांगायचं बाकी अशी जी निर्वृत्तिक दशा या निर्वृत्तिक दशेला प्राप्त होणं हे या योग भूमिकेला प्राप्त होणं आहे नाही ना या दोन भावाला वास्तविक प्राण म्हटल्यानंतर रेचकाला पूरकाला न स्पर्श करता राणं किती सूक्ष्म आहे बघा तीन रेजक पूरक आणि कुंभ कुंभकावस्थेमध्ये सहज कुंभकात असलेला प्राण या दोन प्राणाला अस्पर्शित कसा राहू शकतो राहू शकतो स्पर्शित राहू शकतो हे खर त्याचं सोहळ आहे प्राणाचं जो सोहळं एवढा असेल या प्राणाच्या प्राणाचं सोहळं किती असेल त्याचा विचार करा तुम्ही भावाला स्पर्श न करता त्या प्राणाची स्थिती असते तशी ती स्थिती आहे तशीच ही चैतन्य जी तशी जी दोन त्या जी दुर्ष्टी। त्या दुर्ष्टी ने जी दृग्रुपतेला पावती ती दृग्रूप स्थिती म्हणजे योग भूमिका होय हा या म्हणण्याचा तात्पर्य बाकीचा विषय आपण उद्या वाटत कुंडली गोडदा हरि विठ्ठल श्री, श्री आत्मस्वरूपा विचार करते आत्मा अत्यंत निर्विशेष है तो सामान्य स्वरूप स्वरूप दृष्टा दृश्य भाव इत्यादी कोणताही विशेष नाही हा विषय सांगते वेळी ज्ञान कसं मनुष्याला संपादन करून घेता येईल वा सदृपतेला कसं प्राप्त होता येईल हा एक विषय मध्यंतरी सांगितला <laughs> मागेही योग निद्रा वर्णन करते वेळी ज्ञानेश्वर भावा हुन आतीत स्थिती मुझे योग जो संधि काल है कस स्वरूप स्पष्ट प्रतिपादन हि गोष्ट अपने लक्ष्य दृष्टान्त ज्ञानेश्वर महाराज देता सर्वेन्द्रिया कड़ी ज्यावेळी आपापल्या विषयांना ग्रहण करण्याची प्रवृत्ती होते अर्थात <coughs> ही इंद्रिय आपापल्या व्यापारामध्ये व्यवहारामध्ये ज्यावेळी प्रवृत्त होतात त्याखाली जी त्या प्रमात्याची भूमिका असते ही योग भूमिका होय असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात यात एक चिंतनीय गोष्ट अशी आहे की सर्वेंद्रियांच्याकडून आणि घेण्या देण्याच्या व्यापारात योग योग भूमिका कशी काय तर त्याची गोष्ट त्यात एक महत्वाची गोष्ट शब्द असा महाराजांनी वापरलाय <coughs> की हा व्यवहार एका क्षणी असं महाराजांचं म्हणणं जे घेण्याच्या व्यवहाराचा एक क्षण हा सांगण्यामध्ये आपल्याला असं दिसून येत कि अंतस्करणाची जी रचना आहे ती अशी आहे की अंतःकरण हे एका एक ज्ञान संपादन करू शकत अनेक ज्ञान संपादन करायला अंतःकरण समर्थन आहे अंतःकरणात एका दोन ज्ञान कधीही उत्पन्न होत नाही त्याच्याबद्दलही बऱ्याच शास्त्रकारांनी विचार केला आहे उत्पन्न झालेल्या एकाने ज्ञानांचा एक क्षण असू शकतो पण दोन ज्ञानांच्या उत्पत्तीचा आधारक्षण एक क्षण विरोध आहे अस्तित्वामध्ये राहण्यामध्ये त्याचा विरोध नाही म्हणून अंतःस्करणात एक दोन अनेक ज्ञान राहू शकतात पण अंतःकरणात एका क्षणात एक समयावच्छेदी करून दोन ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाहीत असा असल्यामुळे जर एकदम एक सर्व या सर्व विषय आने एका जर ती स उत्पन्न अपने पंच विषय जो एकदम सर्व इंद्रिया क्षण आर प्रमत को विषयाक घेना सा प्रवृत्ति होती को ही विषयाक प्रवृत्ति होती उलट क्या पंचविषय समोर आल्यामुळे मन हे एक असल्यामुळे मनात एका क्षणी दोन ज्ञान उत्पन्न होत नसल्यामुळे त्या मनाची प्रवृत्ती तर होत नाही पण प्रवृत्ती वाचून ते मन निर्विषय त्याला प्राप्त होत ते मन निर्विषय त्याला प्राप्त होतं म्हणून महाराज म्हणतात ती जी निर्विषय स्थिती कोणा प्रवृत्ती न होता प्रमा झालेली जी निर्विषय स्थिती ती निर्विषय स्थिती म्हणजेच ही योग भूमिका होय म्हणजे समजण्यासाठी ती जशी स्थिती असते तशी ही स्थिती असं त्याला सांगायचं आहे प्रमात्याची ही स्थिती होते ती प्रमात्याची ती स्थिती कारण एका काळी ही एवढी ज्ञान आल्यानंतर कोणालाही ग्रहण न करता स्थिर राहत ती जी त्याची स्थिर स्थिती आहे त्या स्थिर स्थितीप्रमाणे ही योग भूमिका आहे असाही एक विषय आपल्याला इथे ज्ञानेश्वर सांगतात किंवा ही हा व्यवहार चालत असतानाही दोन व्यवहारामध्ये मधली है। जी स्थिती आहे तिथीच आहे म्हणजे क्रमांक जर घेतलं तर मात्र संधीचा विचार करायचा एका विषयाचं ग्रहण केलं तो विषय ग्रहण करणारी वृत्ती निवृत्त झाली दुसऱ्या विषयाची वृत्ती अजून उत्पन्न झाली नाही अशा मधल्या काळातली जी स्थिती ती योग भूमिका असं जर क्रमाने पाच विषय घेतले तर तिथे एका शब्द आहे ना तो एक एक क्षणी करिता करिताची एक एक क्षणी एका एक एक क्षणात असं जर असं त्याला प्राधान्य द्यायचं ठरलं तर मात्र अशी निर्विषय स्थिती त्याची होते असा अर्थ करायचा क्रमाने केलं तर मधला संधी काल लक्षात घ्यायचा एकाक्षणी अर्थ केला तर निर्विषयक स्थिती प्राप्त होते ती गोष्ट लक्षात ठेवायची आणखीन एक याच्यात अर्थाचं असणं संभवनीय तो म्हणजे आता की त्या त्या व्यवहारामध्ये ही इंद्रिय प्रवृत्त होत असताना आपल्याला असं मागे ऐकलेले आपण की विषयाच्या प्राप्तीमध्ये होणारा जो आनंद आहे अंतर्मुख वृत्ती विषयाची प्राप्ती आणि आत्मानंदाची अभिव्यक्ती ही एकाक्षणी होत असल्या हा खरा आनंद कोणाचा याचा निर्णय होतो हा <coughs> आनंद कोणाचा याचा निर्णय होत नाही हे जसं त्याप्रमाणे प्रत्येक व्यवहारामध्ये सदत्व आहे चिदत्व आहे आनंदत्व आहे त्याच्या प्रत्येक व्यवहारामध्ये प्रतीला येणारा जो मूळ अधिष्ठानभूत आनंद अधिष्ठानुभूत सत्ता आणि अधिष्ठानभूत असलेली स्फूर्ती या प्रत्येक व्यवहारामध्ये अनुच्युत आहे प्रत्येक व्यवहारामध्ये अनुस्थित आहे म्हणून आनंदाचा मूळ प्रवाह निर्माण झाला तो मनाची स्थिती तर तो मनाच मन आहे काल सांगितल्याप्रमाणे प्राणाचा तो प्राण आहे बुद्धीचा तो बुद्धी आहे डोळ्याचा तो डोळा असल्या कारणाने त्याचा तो सुखरूप खरा तो आहे आणि त्याच्या संबंधाने या व्यवहारामध्ये आपल्याला ही स्थिती प्रसिद्धिली आहे प्रत्येक व्यवहारामध्ये काय लिहिलं दादानी संधिकाल किन मन प्रवृत्ति होने वजी प्रमा तै की प्रमास निर्वेष होते स्थिति योग भूमिका है <coughs> परिणाम काय होतो हा भांबवलेला म्हणजे क्रियेमध्ये त्याची प्रवृत्ती होण्याऐवजी विषय कोणताही ग्रहण करण्याची वृत्ती निर्माण होत नाही आणि कोण त्याचं निमित्त आहे कोणत्या हे संपूर्ण विषय एकाच क्षणी आपल्यासमोर येणं हे त्याचं निमित्त आहे त्यानिमित्तामुळे मानसाची निर्विषय स्थिती होते याचा अर्थ कोणत्याही विषयाच्या ग्रहणात त्याची प्रवृत्ती होऊ शकत नाही ही जशी स्थिती आहे तशी ही स्थिती आहे म्हणजे कोणताही विषय त्याच्यासमोर नाही पण अस्तित्व मात्र त्याचं आहे कोणताही विषय तो घेत नाही पण त्याचं भातिकत्व मात्र आहे कोणत्याही विषयाला तो प्राप्त करीत नाही पण आनंदत्व मात्र आहे असा समजण्यासाठी दिलेला दृष्टांत जसं दोन वृत्तीच्या शब्दाचा अर्थ पार अगदी तो समाधीला प्राप्त झाला असा त्याचा अर्थ नाही पार अगदी कृतार्थ झाला निर्विकार वृत्तीने असा नाही हा तर सामान्य प्रमाता सामान्य प्रमात्याची होणारी प्रवृत्ती हा दृष्टांत आहे पण सामान्य प्रमात्याची झालेल्या प्रवृत्तीमध्ये पंचविषयी जर एकाक्षणे आले तर मात्र त्याला कोणत्याही विषयामध्ये घेण्याची प्रवृत्ती होत नाही त्याचं कारण मन एका क्षणी दोन विषयाला ग्रहण करू शकत नाही आणि अशा वेळी त्या प्रमाणात त्याची जी स्थिती होते तशी ही भूमिका आहे असं सांगायची आत्मभाव तया सारी खा त्याच्यासारखी स्थिती असं आपण समजा येणे का पाहू न पाहू आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात तयासारखी म्हणण्याचा अर्थ हा एकच दृष्टांत लक्षात घ्यायचा नाही अभी पार, अभी पारंगापुर आरंभाला तो दृष्टानी निष्कर्ष स्थिति है हिच सारभूत स्थिति है हिच सत्सा स्थिति है कारण व्यवहार संधिकाला जी चैतन्य त्या चैतन्याची जी स्पष्टता ती स्पष्टता ही त्या आत्म्याची शेवटची स्थिती आहे निकराची स्थिती म्हणजे शेवटची हा निकराचा प्रसंगाचा प्रसंग आहे शेवटचा प्रसंग आहे अंतिम प्रसंग आहे त्याप्रमाणे इथे महाराज सांगतात की ही जशी आता तुम्हाला स्थिती संधीच्या रूपाने सांगितली त्या संधी स्थितीप्रमाणे आमच्या आत्म्याची शेवटची स्थिती आहे शेवटची स्थिती म्हणजे निर्विषय स्थिती आत्म्याची जी व्यावहारिक स्थिती आहे ती नव्हे आत्म्याची शेवटची म्हणजे निर्विशेष स्वरूपाची असलेली सत्सामान्य स्वरूपाची असलेली जी स्थिती ही त्याला निकराचा हा शब्द महाराजांनी वापरला निकराचा आत्मभाव हा निकरा आत्मभाव पण हा निकराचा आत्मभाव आहे या निकराच्या नाम अंतिम स्थितीमध्ये हा निकराचा म्हणण्यामध्ये महाराजांना हा प्रशांत आत्मभाव आहे हा निकराचा आत्मभाव आहे म्हणजे आत्यंतिक निर्विशेष आत्मभाव आहे निकराचा आत्मभाव आहे म्हणजे सत्सामान्य स्वरूपाचा हा आत्मभाव आहे कि अशा स्थिति आत्मा सदा क्या स्थिति है आत्म्या अशा स्वरूप अशा स्थिति नहीं आता आत्म्या न पहने संभवत नहीं पहा स्थिति प्राप्त हो न पी स्थिति प्राप्त हो तो दोनों स्थिति आत्मस्वरूपा ठिका प्राप्त हो दोन स्थिति जरी प्राप्त अपने स्वरूप महाराज संगीत अभ्यासा आत्मस्थिति आत्म्या चैतन्याथिति सत्सा स्थिति समझावी कल्पना दृष्टान दिए कहीं अभ्यास अपने प्रतिपादन किया ज्ञानेश्वर महाराज सकता कि त्या स्थितीप्रमाणे आत्म्याची निर्विशेष स्थिती आहे त्या स्थितीप्रमाणे आत्मा निकराचा आत्मभाव आहे असा निकराचा जो आत्मभाव असं जे दृंग्र चैतन्य ते दृंग्र चैतन्य निष्कर्षाचा ठाव असून म्हणजे दृश्य आणि द्रष्टा याच्या विना याला सोडून राहणारा तो आत्मभाव असून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा आत्मभाव इतका निकराचा आहे की या आत्मभावाच्या ठिकाणी आता याच्या पुढे हा आत्मभाव ध्यानी आल्यानंतर महाराज म्हणतात तिथे नह पी न पे प नाप्तल का आत्म भा सदा हा आत्म सर्वत्र है हा आत्मभाव समूपा है हा आत्मभाव विमल सात स्वरूपा है विमल सात स्वरूपात्र आत्मभाव हिच निर्वाण स्वरूप स्थिति है ही जे निकराची स्वरूप स्थिती आहे या निकराच्या स्वरूप स्थितीमध्ये पाहणं हे संभवत नाही न पाहणं हे संभवत नाही उलट पाहणे आणि न पाहणे हे कसे बरे संभव असा प्रश्न निर्माण होतो कारण तो पाहणे मात्र आहे ही जी आत्म्याची स्थिती आहे हे ज्या आत्म्याचं स्वरूप आहे हे आत्म्याचं स्वरूप पाहणे मात्र असल्या कारणाने गृग मात्र असल्या कारणाने तिथे पाहणे आणि न पाहणे हे कसं संभव दोन्ही भाव त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही आणि या दोन्ही भावाला सोडून आत्मा राहतो आत्मस्थिती आत्मभाव, आत्मभाव निकराचा आत्मभाव सांगून या निकराच्या आत्मभावाच्या ठिकाणी पाहणंही संभवत नाही व न पाहणंही संभवत नाही हीच गोष्ट आता ज्ञानेश्वर महाराज जवळजवळ दोनशे त्रेपन्न दोनशे एकसष्टाव्या ओवीपर्यंत त्रेपन्न किंवा एकसष्ट मध्ये काही थोडासा दृष्टांताचा विस्तार असल्यामुळं इतक्या ओळीपर्यंत हीच गोष्ट आता ज्ञानेश्वर महाराज पुन्हा पुन्हा सांगणार आहे कि या ठिकाणी ना पाहणे संभवते ना न पाहणे संभवते त्याचं कारण मात्र काय पाहणे मात्र आहे म्हणतो त्याचे हे एकच कारण की तो ज्ञानरूप असल्या तिथे पाहणे संभवत नाही न पाहणे संभवत नाही अनेक दृष्टांताने ही गोष्ट सांगणार त्याचं कारण हे मुख्य कारण हे अवांतर करण्या जरी वेगवेगळ्या शब्दाने सांगता आली तरी आत्मा ज्ञानमात्र असल्यामुळे दृंगमात्र असल्यामुळे त्या दृंगमात्र आत्मस्वरूपा त्या ठिकाणी पाहणंही संभवत नाही व तत्सापेक्ष न पाहणंही संभवत नाही उलट पाहणं आणि न पाहणं संभवलं तरी सुद्धा आत्मस्थिती जशी दस्षित त्या तिची निर्विकार राहते त्या निर्विकार आत्मस्थिती त्या ठिकाणी लोकदृष्टीने पाहणं न पाहणं संभवत असं म्हटलं तरी सुद्धा त्या आत्मभावामध्ये त्या निकराच्या आत्मभावामध्ये ऋषी मात्र बदल होत नाही हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज आता दोनशे त्रेपन्न किंवा एकसष्ट जवळजवळ एवढ्या उभ्यांच्या पर्यंत हा विषय आता आपल्याला सांगणार आहे स्वरूपेष स्वरूप आहे आत्म्याचं शेवटचं स्वरूप अंतिम स्वरूप म्हणजे निर्विशेष स्वरूप आहे आत्म्याचं निर्विशेष स्वरूप माणसाला अगोदर समजायला पाहिजे मग तो सर्वत्र होतो पुरत आहे समजायला पाहिजे म्हणजे निर्विशेष स्वरूप समजणं निकराचा आत्मभाव समजणं म्हणजे व्यतिरिक्त आणि त्याचे सर्वत्र होतं पुरवत घनदाट व्याप्ती असं समजणं म्हणजे अनुभव मग व्यतिरिक्तही मनुष्याला समजला पाहिजे अन्वय पण समजला पाहिजे निर्विशेष रूप पण त्याला समजलं पाहिजे त्याची समव्याप्ती पण समजली पाहिजे हा त्यातला मुख्य भाग आहे एखाद्या पदार्थाचं पृथककरण करून त्याचा अंतिम अविभाज्य घटकही समजला पाहिजे आणि त्या अविभाज्य घटकाच रूप होता होता होता अंत्यवय घट कसा तयार झाला हे पण समजलं पाहिजे अणुपरमाणु ज्याला म्हणतात माणु रूप समझलामाणुण तैर होता होता घट कपाल तैयार अठिका पहाने पहाने प्राप्त हो दो प्राप्त होते हैं तो दाप्त हो दो पहाणे न पाहणे तिथे दोनशे दोन, दोन पर्यंत लिहिले दोनशे त्रेपन्न किंवा एकसष्ट इथपर्यंत हा विषय चालला या दोन शब्दांचा उपयोग पुष्कळ वेळा केलाय पुष्कळ वेळा केल्यामुळे हाच विषय आता ज्ञानेश्वर मला आणि या सांगण्यामध्ये एवढंच सांगायचं की पाहणंही संभवत नाही न पाहणंही संभवत नाही पाहणं आणि न पाहणं हे दोन्ही परस्पर सापेक्ष असलेले भाव ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाहीत त्याच कारण मात्र हेच कि तो दृंग मात्र आहे तो ज्ञान मात्र आहे तो पाहणे मात्र आहे त्यामुळे त्याच्या ठिकाणी पाहणे नाही आणि न पाहणे नाही ना अज्ञानी आहे आत्मा मात्र आहे ज्ञान स्वरूप आहे पाहणे मात्र आहे म्हणून त्याच्या ठिकाणी हे उभय अपेक्ष भाव संभवत नाहीत असा आता विषय ज्ञानेश्वर मला दिसून पुढे सांगतात काही आपली भूमिके अरसा आपले निके पाहू न पाहू शके हे कि आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मा हा अर्था जो आहे या अर्शाचा दृष्टांत देतात हा अर्थ अतिशय स्वच्छ आहे त्या अर्शाच्या स्वच्छपणाबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा अर्था अतिशय स्वच्छ असल्यामुळे त्याचा जो निकेपणा आहे त्याचा जो स्वच्छपणा आहे अर्शाचा निकेपणा म्हणजे स्वच्छपण आहे हा भरीव ठोस भरीव अशा स्वरूपाचा आहे छिद्ररहित अशा स्वरूपाचा तो आहे छिद्ररहित दर्पणाच्या ठिकाणी असलेला जो निर्बळपणा त्याचा जो स्वच्छपणा तो इतका स्वच्छपणा आहे की त्या स्वच्छपणाबद्दल आरसा आपल्या स्वतःच्या ठिकाणी स्वतःचा असलेला स्वच्छपणा आपल्या स्वतःमध्ये कधी पाहू शकतो किंवा पाहू शकत नाही असं जर कोणी म्हणेल तर महाराज म्हणत या म्हण्याला काय किंमत आहे या म्हण्याला काय अर्थ आहे पाहतो म्हणण्यालाही किंमत नाही पाहत नाही म्हणण्याला त्याच्याहून किंमत नाही कारण आत्म आरसा हा स्वतः स्वच्छ जरी असला आणि आरशामध्ये अर्थात पृथ्वीचा तो भाग असल्यामुळे दादाने अनेक वेळा ही गोष्ट आपल्याला सांगितली की पृथ्वीच्या मलिन कणांचा गठ्ठा म्हणजे भिंत आणि स्वच्छ कणांचा गठ्ठा म्हणजे आरसा त्यामध्ये प्रतिबिंब ग्रहणाची योग्यता याच्यात प्रतिबिंब ग्रहणाची योग्यता नाही आणि त्या आरशाला स्वतःच्या ठिकाणी कितीही निर्मळपणा असला कितीही त्याचा निकीपणा असला तरी तो निकीपणा पाहण्यासाठी आरशाला स्वतःचा स्वतः आणि आपल्या स्वतःमध्येच स्वच्छपना पता का अपने स्वतः स्वच्छपना अपने स्वरूप अर्थ है पाण संभवेल का ही संभवत नहीं स्वतः अर्था स्वच्छ निर्मलपना ने अपने अंगा न्याय यहाँ अर्था है कि अरसा निर्मल रहता है आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येकाला आपापलं स्वरूप आपापलं प्रतिबिंब दाखवणं हे त्याचं काम कोणी आपापल्या स्वरूपाचं प्रतिबिंब दाखवणारा असा आरसा वा प्रतिबिंब दाखवण्यामध्ये समर्थ असलेला असा आरसा तो आरसा आपल्या स्वतःमध्ये आपल्या स्वतःच प्रतिबिंब पाहिल काय पाहणार नाही काय महाराज म्हणतात दोन्ही बोलणे